पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण सव्वीसावे प्रार्थना प्रवचन मे एकतीस नवी दिल्ली मे एकतीस एकोणीसशे सत्तेचाळीस व्यासपीठावर आल्याबरोबर गांधीजींनी लोकांना शांत राहण्याकरता सांगितले आणि ते म्हणाले की प्रार्थनेत माणसाचे डोळे बंद आणि कान उडे असले पाहिजे निरोधानप्रमाणे टोप घातलेले ते गृहस्थ जिनांना अटक करण्याची मागणी करत आहे त्यांना जिनांना खरोखरच अटक करायची आहे काय तसे करण्याची तुमच्या शक्ती असू शकेल परंतु माझी वागण्याची पद्धत वेगळी आहे दक्षिण आफ्रिकेतून आल्यापासून मी तुम्हाला माझ्या मार्गाचे प्रशिक्षण देत आहे याबाबतीत मी इतका मोठा शिक्षक नाही परंतु वेड्या माणसाला सुद्धा आपल्या मनातील बोलण्याचा अधिकार असतो गेल्या पन्नास वर्षापासून मी सांगतो आहे की आपण आपल्या शत्रूला धरून ठेवले पाहिजे तुमच्याकरता जिना शत्रू आहेत मी तुम्हाला हे सांगितले आहे आणि या निखाल सत्य आहे की मी त्यांचा प्रतिनिधी आहे मग मी त्यांना माझा शत्रू कसा समजू शकतो इतकेच नाही तर ब्रिटिश माझे शत्रू झाले असले तरी मी त्यांचा शत्रू झालो नाही मी त्यांचा मित्र झालो त्यांचा प्रतिनिधी झालो आणि मी त्यांना अशा गोष्टी सांगितल्या की ज्या त्यांच्या स्वतःच्या हिताच्या होत्या शत्रूला धरून ठेवण्याचे दोन मार्ग आहेत एक मार्ग बळजबरीचा आहे आणि दुसरा मार्ग प्रेमाचा आहे मी तुम्हाला प्रेमाने धरून ठेवले आहे मी जेव्हा तुम्हाला शांत राहण्याकरता सांगतो तेव्हा तुम्ही शांत राहता तुम्हाला माहीत आहे की मी धरून ठेवणे हा शब्द विनोदात वापरला होता परंतु तुम्ही तो योग्य अर्थाने घेतला असावा माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की काही वेळा जिनासाहेबांना पकडून ठेवण्यात आपल्याला निश्चितच यश मिळाले होते यात काही संशय नाही पोलीस त्यांना अटक करतील असे तुम्हाला वाटते काय पोलीस असे करू शकत नाही पोलीस मला अटक करू शकत नाहीत आणि खानसाहेबांनाही ब्रिटिश अधिकारी मात्र त्यांना हवे तेव्हा अटक करू शकतात परंतु जीनासाहेब सुद्धा अटक चुकणार नाहीत परंतु खरी अटक त्यांना तेव्हाच करता येईल जेव्हा मी त्यांना इथे आणून तुमच्यासमोर उभा करी मीर आलम नावाचा एक माणूस होता तो बादशाह खान यांच्या भूमीतील म्हणजे सरहद्द प्रांतातील होता बादशाह खानच पहाडासारखे उंच आहेत आणि तो तर त्यांच्यापेक्षाही उंच होता तो एकेकाळी -एक माझा मित्र होता परंतु पठाण लोक अतिशय साधे असतात त्यामुळेच ते बादशाह असतात अमीर असतात कोणीतरी त्याला सांगितले की या माणसाने गांधीने जनरल मटकडून पंधरा हजार पाऊंड घेतले आणि त्याने हिंदुस्थानी देश बांधवांचा विश्वासघात केला इतके पुरेसे होते एक दिवस मीर आलम शत्रुत्वधारण करून माझ्यासमोर आला त्याने आपल्याबरोबर मोठा सोटा आणलेला होता त्याने त्या सोट्याने सरळ माझ्या मानेवर तडाखा दिला मी बाजूच्या पादपथावर पडलो आणि माझ्या दात तुटले ईश्वर मी वाचलो तिथून जात असलेल्या काही इंग्रजांनी मीर आलमला पकडले परंतु मी त्याला सोडवले मी त्या इंग्रजांना सांगितले की मी पैशाला बळी पडलो अशा अफेवर त्याचा विश्वास बसला होता आणि त्यामुळे या प्रामाणिक पठाणाचे रक्त खवळले यात काही आश्चर्य नाही यामुळेच तो मला मारायला आला तर अशा प्रकारे मी मीर आलमला धरून ठेवले तो माझा कायमचा मित्र झाला ईश्वराची इच्छा असली तर एक दिवस जीनासाहेब सुद्धा येतील आणि इथे ये बसून म्हणतील की मी तुमचा शत्रू नाही आणि कधीही ते म्हणतील की मी पाकिस्तान मागतो परंतु माझे पाकिस्तान एक महान गोष्ट असेल आणि प्रत्येकाच्या हिताची असेल मग आपण सर्व गोळाहू मिठाई वाटू आणि रोषणाई करू मी हे गावरून, वा कुशामत करण्याकरता म्हणत नाही मी शूर असल्यामुळेच असे म्हणतो आहे एक शीख जसा सव्वा लाखांबरोबरचा असतो तसेच आपण शिखांप्रमाणे शूर असलो पाहिजे एक शीख सव्वा लाखांच्या बरोबरचा कसा होतो हे मी तुम्हाला आधी समजावून सांगितले आहे असे त्याच्याजवळ सदैव असलेल्या किरपानमुळे होत नाही त्याच्याजवळ जी कृपान असते तो तलवारीला कधीही घाबरत नाही हे करता, त्याच्यावर हल्ला करता एक माणूस येओ हो की सव्वा लाख येवो हो। तो कधीही आपला हात उचलणार नाही जो माणूस अशा प्रकारे मरू शकतो तो, तो भित्र आहे असे कोण म्हणू शकेल कोणीही त्याला खरा धैर्यशाली माणूस म्हणेल मी काल म्हणालो होतो की संपूर्ण भारताची जरी राख रांगोळी झाली तरी धाकट दपड आम्ही पाकिस्तान होऊ देणार नाही परंतु त्यांनी जर विवेकाने आमच्या अंतकरणाला प्रभावित केले आणि आमची समजूत घातली आणि त्यांच्या मनात कोणतीही दुर्भावना नाही अशी जर त्यांनी आमची खात्री पटवून दिली तर आम्ही त्यांची पाकिस्तानची मागणी मान्य करू परंतु याकरता पाकिस्तानमधील मुसलमानांना कोणीही घाबरण्याचे कारण नाही असा आत्मविश्वास आमच्या मनात तुम्हाला निर्माण करावा लागेल ईश्वराला साक्ष ठेवून जेव्हा तुम्ही असे घोषित कराल तेव्हा राजकीय हेतूंच्या परिपूर्तीकरता कुठेही हिंसा होणार नाही मग पाकिस्तान मिळवण्याकरता हिंसेचा आधार कसा घेऊ शकाल हिंदुस्थानमध्ये आम्हाला ना तर बिर्ला हवे आहेत ना भोपाळच्या नवाबांचे राज्य हवे आहे बिर्लांचे म्हणणे आहे की त्यांना सत्तेची आकांक्षा नाही भोपाळचे नवाब सुद्धा स्वतःला त्यांच्या लोकांचे मित्र समजतात आपल्या प्रजेच्या विरोधात जाऊन त्यांनाही सत्ता नको आहे मग सत्तेची सूत्रे कुणाकडे जातील ती तुमच्या हातात येतील केवळ तुमच्याच हातात नाही तर गरीबांच्या हातात देशात अनेक बिर्ला आहेत त्यांची कोणतीच सत्ता आहे त्यांना त्यांचे काम मजुरांकडून करून घ्यावे लागते आणि ते जेव्हा मज्रांना त्या कामाचे पैसे देतात तेव्हाच ते काम करून घेऊ शकतात कामगार जेव्हा काम करण्याकरता नकार देतो तेव्हा श्रीमंताचे कोट्यवधी रुपये अडकून पडतील या श्रीमंतांकडे जर जमीन असेल ते, ते स्वतः त्या जमीनची लागवड करणार नाही त्यांची जमीन, जमीन नांगरणारा जर त्यांना कोणी भेटला नाही तर त्यांच्या जमिनीचे मोठमोठे पट्टे निरुपयोगी होऊन पडून राहतील त्याचप्रमाणे भोपाळच्या नवाबांच्या सर्व तलवारी भाले आणि घोडेस्वार निरुपयोगी ठरणार आहेत अखेरीस किती लोकांना ते मारून टाकू शकतील आपल्याच प्रजेला मारून टाकल्यानंतर ते कुणावर सत्ता चालवणार आहेत ते आपल्या प्रजेचे विश्वस्त बनूनच प्रजेवर शासन करू शकतात असे असूनही जर कोणी म्हणेल की भोपाळचे नबाब मुसलमान असल्यामुळे भोपाळ मुसलमानांचा प्रदेश असला पाहिजे आणि काश्मीरमध्ये मुडभर ब्राह्मणांनी आपल्या हातात सत्ता ठेवावी तर हे आम्हाला मान्य होणार नाही हैदराबादच्या निजामाच्या प्रकरण घ्या असे म्हणतात की संधी मिळताच ते संपूर्ण हिंदुस्तान आपल्या सत्तेखाली आणण्याचा प्रयत्न करतील परंतु हे नेमके कोण करणार त्यांची प्रजा हिंदू आहे। ब्रिटिश जर असे समजत असतील की हिंदुस्तान सोडल्यानंतर आपल्याला हैदराबाद भोपाळ राजकोट वा तिरठिकाणी स्थान मिळेल तर तो विश्वासघात होईल परंतु माझे असे कोणतेही मत झालेले नाही माझा विश्वास आहे की हिंदुस्थान सोडण्याचा ब्रिटिशांचा हेतू पूर्णपणे प्रामाणिकपणाचा आहे आता ते हिंदुस्थान सोडत आहेत आणि त्याचबरोबर त्याच्या साम्राज्याचाही सा अंत होत आह काही पावलं इकडे आणि काही तिकडे असे करून काम कसे बागणार आह आणि जेव्हा ब्रिटिश जातील तेव्हा संस्थानिकांना त्यांच्या प्रजेचाच आधार असेल एकदा मालवीय जी मुंबईला चालले होते मी त्यांच्याबरोबर होतो आम्ही दोघही तिथे काही मार्जांकड गेलो आणि त्यांना भटलो त्यांनी आम्हाला उच्चासनावर बसवले आणि ति स्वतः आमच्या पायाजवळ बसले ब्रिटिश सत्ता शिखरावर असतानाच ति दिवस होत आता जेव्हा साम्राज्याची सत्ता निघून जात आह तिवा आपण आपल्या प्रजेची जर ऐकू तरच आपण आपले पद धारण करू शकू हे त्यांच्या ताबडतोब लक्षात येईल प्रजेचे ऐकण्याचा एकमेव मार्ग घटना समितीत येण्याचा आहे ते जर दुराग्रही भूमिका घेतील व घटना समितीत येण्याला नकार देतील तर ते सत्तेवर राहू शकणार नाही मी सर्व हिंदूंना मारून टाकीन असे हिंदुस्थानातील कोणताही मुसलमान संस्थानिक म्हणू नाही जर कोणी असे म्हणेल तर इतक्या सर्व तुम्ही तुमच्या प्रजेचे संरक्षक का होता प्रजेच्या अन्नावर का जगत होता असं मी त्यांना विचारे याचप्रमाणे एखादा संस्थानिक केवळ मुसलमान आहे म्हणून मी पाकिस्तानमध्ये सामील होतो असे म्हणू शकत नाही हिंदू संस्थानिक केवळ हिंदू आहे म्हणून मी काँग्रेसबरोबर आहे असं म्हणू शकत नाही यापैकी कोणालाही जनतेच्या इच्छेचा आदर करावा लागेल आंध्रमधील जो हरिजन तरुण चक्रय्या आश्रमात राहण्याकरता आला होता त्याच्या मृत्यूची बातमी अखेरीस गांधीजींनी घोषित केली तो सेवाग्राम आश्रमात राहत होता नई तालीममध्ये तो प्रशिक्षित झाला होता तो मेहनती कारागीर होता त्याच्यात खोटेपणा भ्रष्टाचार आणि क्रोध यासारखे विकार नव्हते दुर्दैवाने त्याच्या मेंदूत गाठ झाली त्याला निसर्गोपचारावर विश्वास होता परंतु त्याच्या मित्रांचा आग्रह शल्य चिकित्साद्वारे त्याची शस्त्रक्रिया व्हावी अशी होती रोगाचा परिणाम त्याच्या डोळ्यावर झाला होता असे असूनही मोठ्या प्रयत्नांनी शस्त्रक्रिया सुरू होण्यापूर्वी त्याने मला पत्र लिहिले त्यात तो म्हणाला की मला जरी निसर्गोपचार पसंत असला तरी मी शस्त्रक्रिये करता जात आहे आणि या प्रक्रियेत जर मला मरण आले तर मी रामनाम घेत मरेन अखेरीस बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तो शस्त्रक्रियेच्या टेबलावर मेला त्याच्या मृत्यूवर मला रडावेसे वाटते परंतु मी रडू शकत नाही कोणाकरता मी रडावे आणि कोणाकरता रडण्याचे टाळावे हिंद मातेला जर एखादा पुत्र असेल तर तो तुलसीदास म्हणाल्याप्रमाणे उदार आणि शूर असावा चक्र उदार होता कारण तो निस्वार्थ कार्यकर्ता होता व नेहमी समाधानी राहायचा आणि तो शूर होता कारण त्यांनी मृत्यूचे स्वागत केले होते तो हरिजन होता परंतु हरिजन आणि सवर्ण तसेच हिंदू आणि मुसलमान यांच्यातील भेद त्याला माहीत नव्हता तो सर्वांना माणूस समजत होता आणि तो स्वतःही फार चांगला माणूस होता आज मी एका श्वासात भोपाचे नवाब आणि चक्रयाबद्दल बोललो हिंदुस्थानात या दोघांकरताही स्थान आहे भोपाचे नवाब त्यांच्या प्रजेचे विश्वस्त हो आणि आपल्या तरुण वर्गामध्ये करोडो चक्रय्या निर्माण हो तसे झाले तरच हिंदुस्थान शांततेत आणि समाधात राहू शकेल प्रकरण सत्तावीसाव प्रार्थना प्रवचन जून एकोणीसशे सत्तेचाळीस नवी दिल्ली जून एक एकोणीशे सत्तेचाळीस प्रार्थनेमध्ये कुरांमधील पाठ म्हणायला आज एका ब्राह्मणाने आक्षेप घेतला परंतु प्रार्थना सुरू राहिली दोन सशस्त्र लोकांनी त्याचे हात धरून त्याला बाहेर नेले त्याला बसवले आणि त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला यामुळे थोडा गोंधळ झाला त्याला पकडून नेण्याकरता जेव्हा पोलीस आले तेव्हा गांधीजी म्हणाले कॉन्स्टेबल यांना कृपा करून नेऊ नका ते जिथे आहेत त्यांना बसू द्या ते अजून गोंधळ करणार नाही केवळ इतकीच काळजी घ्या कुरानचा पाठ म्हणून झाला आहे या सद्गृहस्थांनी म्हणू दिले तर आपण काही भजन म्हणूया यावेळी तो ब्राह्मण सद्गृहस्थ भुया उंजून म्हणाला हे पा या झटपटीत मला हे वरखडे उमटले ही तुमची अहिंसा आहे काय त्या रक्ताचे राहू द्या मी प्रार्थना सुरू ठेवावी की नाही ते सांगा तुम्ही होय म्हणालात तर आज भजन होतील तुम्ही कबूल केले नाही तर भजन होणार नाही त्या सद्गृहस्थांनी भजन ऐकण्याला आनंदाने मान्यता दिली हिंदुस्तान काही केवळ तुमचा नाही मी हिंदू सुद्धा आहे आणि तोही परिपूर्ण सनातरी आता आम्ही केवळ गीता का वाचावी आम्ही खुरान सुद्धा का वाचू नये जिथे कुठे सापडतील तिथून आपण मोती गोळा केले पाहिजे आता आपल्या हाती सत्ता येण्याच्या बेतात आहे ती आपल्या हाती सोपवण्याकरता व्हाईसराय उताळी झालेल्या आहेत अशावेळी भांडत बसून तुम्ही तुमचा दोष दाखवून देणार काय सौजन्यशील राहायला तुम्ही शिकले पाहिजे तुम्ही बादशाखांपासून सौजन्य शिकू शकता आज त्यांना करता आणायला जेव्हा मनु गेली तेव्हा ते, ते म्हणाले की माझ्या उपस्थितीने काही हिंदू दुखाले जाऊ शकतील यामुळे मी दूरच राहतो तेव्हा मी त्यांना निरोप पाठवला आणि सांगितले की तुम्ही तर धिप्पाड पटाणा आणि मी साधा बनिया आणि मी जर घाबरत नाही तर तुम्ही घाबरण्याचे कारण काय आणि इथे आल्यानंतरही ते एखाद्या गरीब कोकराप्रमाणे बसले आहेत यांच्यासारखा सद्वर्गनी कोण असेल कुडाणात अनुदारपणाच्या काही गोष्टी आहेत ते मान्य परंतु असा एकही ग्रंथ आहे काय की ज्या तशा गोष्टी नाहीत मी अनेक मुसलमान मित्रांमध्ये राहिलो आहे मी मुसलमान नसल्यामुळे मी अवंछनीय माणूस आहे असं मला कोणीही म्हणाले नाही एका मुसलमान मित्राचा जो आज वारलेला आहे जव्हारचा व्यवसाय होता आणि तोही एखाद्या हिरासारखाच होता त्याने मला मुसलमानांपासून सावध राहण्याकरता बजावले होते त्याचे म्हणणे होते की सर्व मुसलमान देवदूत नाहीत परंतु मी त्याला सांगितले की तुम्ही याची काळी बाजू पाहत असे मित्र भेटल्यामुळे मला आनंद होतो आणि तो एकटाच नव्हता मी तुम्हाला अजून अशी काही न्यावे देऊ शकतो त्यातील एकाला तर मी माझा मुलगा मांडले होते तो लोकांची सेवा करण्याकरता नेहमी तत्पर असायचा परंतु ईश्वराने त्याला नेले अशा प्रकारे अतिशय चांगले लोक मुसलमानात आढळत असताना केवळ काही थोडेसे मुसलमान गैरवर्तन करतात म्हणून हिंदूंनी आपले भान हरवू नये असं मी म्हणेन शस्त्रांच्या बळावर ब्रिटिशांनी आपल्यावर नियंत्रण ठेवले आता ते जात असल्यामुळे आपण भांडण्याकरता सुरुवात केली पाहिजे काय हे आपल्याला निषेधच शोभत नाही भजन आणि रामधून व्यवस्थितपणे पार पाडल्यानंतर शांत राहिल्याबद्दल गांधीजींनी लोकांची आणि त्या सद्गृहस्थांची प्रशंसा केली लोक जर थोड्या समजूतदारपणाने वागतील तर स्वातंत्र्य जवळपास तुमच्या हातात असेल कारण नवीन सरकारचे जवाहरलाल उपाध्यक्ष आहेत हे खरे आहे की सरकारचे प्रमुख वायसराय आहेत परंतु आता त्यांना निष्क्रिय राहावे लागेल तुमचा खरा राजा जवाहरलाल आहे तो असा राजा आहे की ज्याला केवळ हिंदुस्तानचीच नाही तर हिंदुस्तानच्या माध्यमातून संपूर्ण जगाची सेवा करायची आहे। ते जगातील सर्व लोकांशी परिचित आह आणि सर्व देशांमधील मुत्सद्यांशी व्यवहार करण्याची त्यांना सवय आहे परंतु ते हि एकट्यानि किती दिवस करतील हा अनाभिषित सम्राट तुमच्या सर्वकरता हजर आह त्याने गोळीबार करून तुमच्या जंगली थांबवल्या पाहिजे काय आज जर त्याने एका व्यक्तीला धाक दपटशा करून गप्प बसवले तर उद्या त्याला दुसऱ्याशी असेच वागावे लागल आणि मग ते स्वराज्य स्वराज तर असणारच नाही पण राजय असणार नाही तुम्ही जेव्हा शिस्त पाळाल तेव्हाच जवाहरलाल आपले नेतृत्व करू शकेल व आपले स्वातंत्र्य सुरक्षित राहील जवाहरलाल कशाप्रकारे स्थितीचे पालन करतात ते त्यांच्या सुधारणातून पहा मागील वर्षी ते जेव्हा काश्मीरला गेले होते तेव्हा लॉर्ड वेवेल यांची त्यांना भेटण्याची इच्छा होती मौलाना साहेबांना त्यांना बोलावण्याची इच्छा होती मी जेव्हा समजूत घातली तेव्हा त्यांनी काँग्रेसच्या अध्यक्षांच्या आदेशाचे पालन केले आणि तेथील समस्या तशीच राहू दिली आजही जवाहरलालचे मन काश्मीरमध्ये घोटाळत आहे तिथे विरोधी पक्षाचे नेते शेख अब्दुल्ला यांना तुरुंगात डांबण्यात आले आह मी जवाहरलालना सांगितल की तुमची इथे जास्त गरज आहे आवश्यकता पडली तर तुमच्याऐवजी मी काश्मीरमध्ये जाईन आणि तुम्ही इथे राहा मी त्यांना सांगितले की बिहारमधे आणि नोवाखालीमधे करावा मराकरता जर मी वचनबद्ध असलो तरी मी, मी काश्मीर काश्मीरमध्ये जाऊ शकतो कारण तिथे सुद्धा मुसलमानांचा संबंध आहे मी तिथे जाऊन काश्मीरच्या महाराजांशी मैत्री करीन आणि मुसलमानांच्या हितास तो काम करीन परंतु जवाहरलालना अजून हे मान्य नाही थोडक्यात आता ज्या अर्थी आपल्याला स्वराज्य मिळालेले आहे त्या अर्थी आपल्यापैकी प्रत्येकाने शिस्तीने नम्रतेने आणि समजूदारपणाने वागायला पाहिजे तेव्हाच भारत आपल्या स्वातंत्र्याकरता पात्र ठरेल काल मी तुमच्याशी संस्थानिकांबद्दल बोललो होतो त्याचप्रमाणे आज मला तुमच्याशी व्यापारी समुदायाबद्दल बोलायचे आह काल मी तुम्हाला सांगितल होते की हिंदुस्थानावर बिल्ला राज्य करणार नाहीत आणि ना, ना भोपाळचे नबाब ना, ना निजाम ना काश्मीरचे महाराज संस्थानिक केवळ हिंदुस्थानचे सेवक राहतील हिंदुस्थानातील एका ठिकाणचे लोक स्वतंत्र होतील आणि दुसऱ्या ठिकाणचे गुलामगिरीत राहतील असे होऊ शकत नाही स्वातंत्र्य जेव्हा येईल तेव्हा ते सर्वांकरता येईल आता स्वातंत्र्य निश्चितपण येत आह कारण ब्रिटिश प्रामाणिक असतील आणि ते तसेआहे असे माझे मत आह त्यांनी जायलाच पाहिजे व्हाईसराय माउंट बॅटनचे म्हणणे आहे की शक्य तितक्या लवकर त्यांना जायचे आहे आणि ते आपल्या शब्दावर कायम राहतील ब्रिटिश जेव्हा जातील तेव्हा आपण या देशाचे सत्ताधारी होणार आहो काय आणि आपण जेव्हा हिंदुस्तानचे सत्ताधारी होऊ तेव्हा आपण आपसात भांडत राहणार आहोत काय त्यावेळी संस्थानिक आपल्या पाठीवर बसून राहणार आहेत काय नाही ते जनतेचे विश्वस्त होणार आहेत वेगळ्या शब्दांत ते चक्रयासारखे समाजसेवक असतील तसे झाले तरच ते शासक होऊ शकतील अशाच प्रकारे व्यापारी समुदायाचे सुद्धा आपल्यावर शासन असू नये आम्हाला भंग्यांचे शासन हवे आहे भंगी सर्वात श्रेष्ठ आहेत कारण ते करत असलेली सेवा सर्वोच्च आहे यामुळेच मी स्वतहून भंग्याचे काम स्वीकारले भंग्यांचे शासन आले तर म्हणजे तुमचा एक मंत्री भंगी झाला तर तुम्हाला त्याच्या शब्दाला तसाच मान द्यावा लागेल जसा मान ब्रिटिश आपल्या सतरा वर्षाची राणी व्हिक्टोरियाच्या शब्दाला देतात आणि लहान मोठा सर्व आप आपले कर्तव्य पार पाडतात ब्रिटिश आपले कर्तव्य कसे पार पाड़ता, हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे मी अनेकदा लंडनला गेलो आहे एका प्रसंगी मी तिथे तीन वर्ष राहिलो परंतु त्यावेळी मी केवळ मुलगा होतो त्यानंतर दोन की तीनदा मी लंडनला गेलो आहे तिथे लोक कायद्याचे इतके काटेकोरपणे पालन करतात की पोलिसांना कधीही गोळीबार करावा लागत नाही त्यांच्या हातात केवळ दंडुका असतो पोलीस आपले सेवक आहेत हे लोकांना माहीत असते यामुळे ते पोलिसांच्या सूचना पाहतात पोलीससुद्धा लोकांना जास्तीत जास्त मदत करतात लाच लाचलुचपतीने काम करून घेत नाही पोलिसांना लाच दिली तरी ते ती घेत नाही आपल्या भारतीय सुद्धा, आता हा किता गिरवला पाहिजे त्यांनी मुळीच लाच घ्यायला नको त्यांना जर उदरनिर्वाह करता पुरेसे मिळत नसेल तर जास्त पगारा करता ते सरदारला सांगू शकतात ते बलदेवसिंगकडे जाऊ शकतात त्यांनी निरुलींकडे जावे मोठ्या अधिकाऱ्यांना आणि मंत्र्यांना जर हजारो रुपये मिळतात तर पोलिसांना अगदी अत्यल्प पगार का मिळावा हे लोक त्याबद्दल काहीतरी करतील परंतु पोलिसांनी लाज घेणे बंद केलेच पाहिजे व्यापारांबद्दल सुद्धा मला काही सांगायचे आहे त्यांनी सर्वांनी एकत्र आले पाहिजे आणि एका आवाजात घोषित केले पाहिजे की आमा सर्वांना खरा बनिया आणि खरा बारवाडी व्हायची आहे खरा बनिया तो असतो जो वस्तूचे मोजबाप बरोबर करतो सर्व बनिया सर्व बारवाडी आणि सर्व व्यापाऱ्यांनी एकत्र आले पाहिजे आणि काळाबाजार करायचा नाही आणि लाच द्यायची वा घ्यायची नाही असे ठरवले पाहिजे ते जर इतके करू शकत असतील तर लोकांना अन्नधान्य पुरवण्याची राजेंद्रबाबूंची असहाय्यता दूर होईल मला एक पत्र मिळाले आहे त्यात लिहिली आहे की मिठावरील कर जरी रद्द करायला लावला तरी आता मीठ पूर्वीपेक्षाही माग आहे हे कसं शक्य आहे मिठावर कर रद्द झाल्यानंतर मीठ जवळपास मोफत मिळेल असं मी म्हणालो होत व्यापाराने करता व्यापार केला पाहिजे स्वतः करता नाही त्यांनी काळा बाजार पूर्णपणे विसरायला पाहिजे असे होईल तेव्हाच अंतरिम सरकारच्या मंत्र्यांना आपले काम करता येईल आणि राजाजी राजेंद्रबाबू जवाहरलालजी मथाई भाभा आणि लीगच्या सर्व चार मंत्र्यांना एक लियाकत अली खान अर्थमंत्री दोन आय आय सुंदर वाणिज्य मंत्री तीन अब्दुल रब निश्तर दळणवळण पोस्ट आणि तार चार गझनफर अली खान आरोग्य तुमची सर्व प्रकारे सेवा करता येईल यानंतर हिंदुस्तानला पुरेसे अन्न अवस्त्र मिळत नसेल आणि देशाची प्रगती होत नसेल तर तुम्ही त्यांना त्यांच्या पदावरून हटवू शकता परंतु तुम्ही त्यांना कसे काढाल व्हायशरायाच्या आदेशाने तुम्ही त्यांना काढाल काय नाही तुम्ही व्हायश्रायांना सांगाल की याबद्दल तुम्ही चिंता करू नका मी जिनांना कसे धरून ठेवीन हे काल मी सांगितले त्याप्रमाणे तुम्ही मंत्र्यांना धरून ठेवाल मग तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे त्यांना काम करायला लावू शकाल जवाहरलालकडून मला कळाले की लंडनमध्ये लोकांची उपासमार होत आहे मला हे ऐकून वाईट वाटले आपल्या बाबतीत ब्रिटिशांनी कितीही मोठी चूक केलेली असली तरी त्यांना खाण्याकरता निश्चितच मिळायला पाहिजे आपला देश विशाल आहे आपले व्यापारी नीट वागले तर आणि ते समजूदार असले तर आपण म्हणू शकतो की जोपर्यंत हिंदुस्थान जिवंत आहे तोपर्यंत जग उपाशी राहू शकत नाही आपण जगाला अन्नप्रू मी बनिया आहे व्यापाराबद्दल मला थोडे बहुत कळते सर्व बनिया आणि व्यापारी जर माझ्याशी आणि अंतरिम सरकारशी सहकार्य करतील आणि सर्व मुसलमान सहकार्य करतील तर आपण प्रत्येकाला अन्न पुरवू शकतो आपल्या देशात आपण पुरेसे धान्य पिकवत नाही हे मान्य करायला मी मुळीच तयार नाही आपण भरपूर परिश्रम केले आणि विवेकाने वागलो आणि ईश्वरी कृपेने पुरेसा पाऊस आला तर आपल्याला भरपूर खायला मिळू शकते परंतु एका हाताने टाळी वाजवता येऊ शकत नाही मला जर सर्वांकडून सहकार्य मिळू शकले तरच हे होऊ शकते आणि मग असा काही टाळ्यांचा कडकडाट होईल कि तुम्ही सर्व खुश व्हाल आणि संपूर्ण जगही खुश होईल संशयला जागा न हो ठेवता मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की जर स्वतंत्र हिंदुस्थानातील जन आपले कर्तव्य पार पाडील तर संपूर्ण देश सुखी होईल प्रकरण अठ्ठावीसावे प्रार्थना प्रवचन जून दोन एकोणीसशे सोमवार जून दोन एकोणीसशे राजकीय परिप्रेक्षात काय झाले व काय सुरू आहे ते मी तुम्हाला सांगण्याकरता असमर्थ आहे परंतु भाईसरायनी इंग्लंडमधून काय आणले याचा सर्व सर्वसामान्य माणसांनी विचार करू नये हे जे गत तीन दिवस मी सांगतो आहे तेच मी आतापर्यंत सांगेन जी कोणती परिस्थिती निर्माण होईल तिच्यात आपले काय कर्तव्य आहे याचाच आपण विचार केला पाहिजे आणि धाक दपटशाने आम्ही काहीही मान्य करणार नाही ही एक गोष्ट मात्र देशाने स्पष्ट केली पाहिजे गेल्या काही दिवसात माझ्या मनात जो विचार विकसित होतो आहे तोच पुढे नेत मी विचार की आमचे डॉक्टर आणि वैज्ञानिक देशाकरता काय करत आहेत नवीन कल्पना आणि रोगद्रुस्तीचे नवनवीन तंत्रज्ञान शिकण्याकरता ते विदेशात जाण्याकरता तत्पर असतात त्यांनी हिंदुस्थानमधील सात लाख खेड्यांवर लक्ष केंद्रित करावे असे मी त्यांना सुचवेल तसे केले तर वैद्यकीय क्षेत्रातील सर्व स्त्रीपुरुषांना पाश्चात्य पद्धतीने अर्थातच नाही पण आपल्या भारतीय पद्धतीने इथं भरपूर काम असल्याचे त्यांना आढळून येईल तसे केले तर त्यांना येथील अनेक औषधोपचाराची माहिती होईल व ते त्या उपयोग करू शकतील इथं हिंदुस्थानात कितीतरी औषधी गुण असलेल्या वनस्पती आहेत आणि आपल्या विदेशातून औषधी द्रव्याची आयात करण्याची मुळीच आवश्यकता नाही परंतु औषधोपचारापेक्षा योग्य पद्धतीने कसे रहावे याचे शिक्षण देऊन त्यांनी लोकांना मदत करावी वैज्ञानिकांना मी काय सांगू ते अधिक धान्य पिकवण्याकडे लक्ष देत आहेत काय आणि हा प्रयत्न ते कृत्रिम खताच्या आधारे नाही तर योग्य पद्धतीने लागवड आणि सेंद्रिय वापर यांच्या आधारे करत आहेत काय अफलातून वाढत असणाऱ्या आणि नद्यांचा प्रवाह अडवत असणाऱ्या जलपर्णींचा उपयोग करताना मी नुआखालीत लोकांना पाहिले आहे आपले वैज्ञानिक तेव्हाचे करू शकतील जेव्हा ते स्वतः करता न जगता देशा करता जगतील जवाहरलाल करत असलेल्या अमूल्य कामाबद्दल मी काल बोलत होतो मी त्यांचे वर्णन हिंदुस्तानचा अनभिषिक्त राजा असे कल होते हिंदुस्थानातून इंग्रज जात असताना त्यांची जागा दुसरा कोणीही घेऊ शकत नाही इंग्रजांशी वाटाघाटी करण्याकरता जवाहलाची गरज आहे कारण त्यांचे शिक्षण हॅरो आणि कॅम्ब्रिज इथं झाले आहे आणि ते बॅरिस्टर झाले आहेत परंतु गणराज्याचा पहिला अध्यक्ष निवडण्याची वेळ वेगाजवळ येत आहे चक्रया जर जिवंत असता तर ते त्याच्या नावाचा प्रस्ताव मी दिला असता शूर निस्वार्थी आणि शुद्ध अंतकरणाची एखादी भंगी मुलगी आपली पहिली अध्यक्ष असावी असे मला अंतःकरणपूर्वक वाटते ते काही दिवा नाही आपण जर प्रयत्न केला तर अशी मुलगी खरोखर सापडू शकेल मी मोहम्मद अलींची मुलगी लहानशा गुलनारची निवड केली नव्हती काय परंतु त्या वेडपटने, शोएब कुरेशी लग्न केले एकेकाळी -एक ती फकीराचे जीवन जगत होती आणि अलिबंधू तुरुंगात होती, तेव्हा ती मला भेटली होती गुलनार आता अनेक हुशार मुलांची आई आहे परंतु ती आता माझा वारसा चालवू शकत नाही आपल्या भावी अध्यक्षाला इंग्रजी येण्याची आवश्यकता नसेल परंतु त्याला अशा अनेक लोकांचे सहाय्य असेल की जे राजकारणात पारंगत असतील आणि ज्यांना विदेशी भाषांचेही ज्ञान असेल हे स्वप्न तेव्हाच वास्तवात येऊ शकेल जेव्हा परस्परांना मारण्याऐवजी आपण आपले सर्व लक्ष खेड्यांकडे केंद्रित करू प्रकरण एकोणतीसावे प्रार्थना प्रवचन जून तीन एकोणीसशे नवी दिल्ली जून तीन एकोणीसशे सत्तेचाळीस आपल्या दृष्टिकोनातून जर लीग स्पृहणीय पद्धतीने वागत नसेल तर लीग स्पृहणीय पद्धतीने वागत नाही असे आपण म्हणूया याचप्रमाणे काँग्रेस जर योग्य पद्धतीने वागत नसेल तर तुम्ही योग्य पद्धतीने वागत नाही असे काँग्रेसच्या लोकांना आपण म्हणूया असे केले तरच लोकशाही राज्यपद्धती स्थापित होईल रस्त्यावरील माणसाचा सुद्धा जिथे ऐकला जातो तिथे लोकशाही असते आपण जेव्हा लोकशाही व्यवस्था लागू करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा व्हाईसराय निवास वा जवाहरलालचे निवास या जागा सरकारी जागा राहत नसतात जवाहरलाल अनभिषिक्त राजे आहेत असं मी वर्णन केले होते आणि आपण गरीब राष्ट्र आहो आपण इतके गरीब आहो की मोटारीत बसण्याऐवजी पायी चालतो कुणी जर आपल्याला त्याच्या गाडीत बसण्याबद्दल म्हणालाही तर तुमची गाडी राहू द्या मी आपला पायीच चालेल असे आपण त्याला म्हणू आपल्याला जर खूप भूक लागली असेल तर आपण थोडेसे जास्त खाऊ अशा प्रकारे लोकशाही म्हणजे रस्त्यावरील माणसाचे राज्य जो नेहमी मोटारीतून जातो तो बिघडलेला असतो जो प्रासादात राहतो तो सरकार चालवू शकत नाही यामुळेच मी म्हणत असतो की ब्रिटिशांनी जरी जागतिक साम्राज्य स्थापन केले तरी ते आपल्याला जे सांगतील ते आपल्याकरता कल्याणकारक असेलच असे नाही इतकेच नाही तर हिंदुस्तांचे शासक जरी आपल्याला योग्य वाटत नसलेला विचार करीत असतील तरी आपण नाही म्हणायला पाहिजे काल मी म्हणालो होतो की काळ्या बाजाराकरता बनियांना दोष द्यावा सामान्य व्यापाऱ्यांनी माझ्यात अंतर हे आहे की मी संपूर्ण दक्षाच्या कल्याणाकरता काम करतो तर व्यापारी केवळ त्यांची तिजोरी भरतात राजेंद्रबाबूप्रमाणेच मला सुद्धा संपूर्ण दक्षाला अन्न पुरवण्याची प्रश्नाची काळजी वाटत मला सांगण्यात आल की आजकाल बनियांच्या हाती फारसा व्यापार आलि नाही फार कमी असे व्यापारी आहेत की जे काळाबाजार करतात आणि या सर्व गोष्टींची नियोजन सरकार करत असल्यामुळे या गोंधळाकरता शासकीय विभाग जबाबदार आहेत सर्वांना अन्न पुरवणे बिहारचे राजे असलेल्या राजेंद्र बाबूंवर अवलंबून आह आणि हे कापड पुरवणे राजाजींच्या हाती आहे कारण ते मद्रासमधील लोकप्रिय मंत्री आहेत अजूनही लोकांपर्यंत या गोष्टी पोहचत नाहीत कारण देशातील नागरी सेवेच्या लोकांमध्ये भ्रष्टाचार माजलेला आहे राजेंद्रबाबू आणि राजा जिन्ना जर अधम प्रवृत्तीच्या लोकांनी घेरल असेल व त्यांच्यावर ते नियंत्रण ठेवू शकत नसतील तर या अदबपाताकरता ते सुद्धा जबाबदार आहेत असे म्हणावे लागेल सरकारी नोकरांची असे चित्र उभे करण कितपत योग्य आहे हे मला माहीत नाही परंतु मी इतके मात्र नक्कीच म्हणेन की आपल्यापैकी कोणीही काळ्या बाजाराला बळी पडू नये काही सरकारी अधिकारी जर आपल्या जवळच्या लोकांना मिळायला पाहिजे त्यापेक्षा दुप्पट वा तिप्पट रेशन कार्ड देत असतील तर असे रेशन कार्ड देणारे आणि तिघणारे असे दोघेही अपराधी असतील शक्य आहे की सध्या या गोष्टी सुरू राहतील कारण अजून लोकांच्या मनात ब्रिटिश सरकारची दास्ती भरलेली आहे परंतु ही अवस्था यापुढेही सुरु राहणार असेल तर ईश्वरच हिंदुस्थानाला वाचवू शकेल परंतु आता अशा गोष्टी सुरू राहू शकत नाही आपल्या वरिष्ठ आदेशबरोबर आहे की नाही याचा विचार न करता त्याच्या आदेशाप्रमाणे वागणे आज सक्तीचे नाही आता आपण विदेशी अधिकाऱ्याच्या अंतर्गत काम करत नाही राजेंद्र बाबू अशा प्रकारे आदेश देऊ शकत नाही त्यांच्या हाताखाली असे पोलीस नाहीत की जे अशा आदेशांचे सक्तीने पालन करवून घेतील इतकेस नाहीतर तर, वा नेहरूजी वा सरदारसुद्धा लोकांवर बजबरी करून आपल्या आदेशांचे पालन करून घेऊ शकत नाही सरदार बलदेव सिंग यांच्या हाताखाली सैन्य नाही परंतु ते जरी असते तरी लोकांचा विरोध मोडून काढण्याकरता व त्यांना दाबून ठेवण्याकरता ते त्यांच्यावर हल्ला करण्याचा आदेश सैन्याला देऊ शकले नसतुम्ही ब्रिटिश अधिकाऱ्यांना काढू शकत नाही परंतु या लोकांना काढू शकता तुम्हाला खुश करूनच ते तुमच्यावर राज्य करू शकतात तुमच्या पंचायत राज्य सुरुवात आजपासूनच झाली आहे हे मी तुम्हाला सांगू इच्छितो संपूर्ण सत्ता आपल्या हात हाती येण्याकरता बारा महिने लागतील मध्यंतरीच्या काळात काय होते आणि काय होत नाही हे केवळ ईश्वरालाच माहीत परंतु अगदी आतापासूनच लोकशाही शासन पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे देशाची हानी करून कोणीही आपली तुंबडी भरू नये जे कोणी नागरी सेवेत असतील मग ते काळे असो की गोरे हिंदू असो की मुसलमान सचिवालयात काम करणारी असो वा पोलीस दलातील उच्च पदासरक्या पदावर असो माझ्या आवाजात पोचत असलेल्या सर्व लोकांना मी सांगेन की तुमचे कर्तव्य आता दहा पट अवघड झाले आहे आता तुम्ही सर्वांना स्वच्छ आणि सरळ झाला पाहिजे तुम्ही असे कराल तेव्हाच आपल्या स्वातंत्र्याचे काम सोपे होईल व प्रत्येकाला आपल्या स्वातंत्र्याचा अनुभव घेता येईल प्रकरण तिसावे प्रार्थना प्रवचन जून चार एकोणीशे नवी दिल्ली जून चार एकोणीसशे बंधूंनो आणि भगिनींनो तुम्हाला माहितच आहे की मी वायसरांना भेटून सरळ इथे आलो आहे मी त्यांच्याकडे काही मागायला गेलो होतो असे नाही त्यांनी काही देण्याकरिता मला बोलावले नव्हते वास्तवात आमच्यामधील बोलणे संपलेसुद्धा नव्हते परंतु मी वायसरांना क्षमा मागत सांगितले की मानवी प्रयत्नांना शक्य असेल तोपर्यंत मी प्रार्थनेची वेळ चुकवत नसतो त्यांना माझे म्हणणे पटले आणि आपल्याला नंतरही चर्चा करता येईल असं ते म्हणाले मी तुम्हाला सांगितले होते की आम्ही दाग दपटशाने पाकिस्तान म्हणून एक इंच जमिनी देणार नाही वेगळ्या शब्दात धमकी देण्यात आल्यामुळे पाकिस्तान मान्य करू नये ते जर आपल्याला शांततापूर्ण युक्तिवादाने आपला मुद्दा समजावून सांगू शकत असतील आणि त्यांचा प्रस्ताव आपल्या विवेकबुद्धीला पटत असेल तर आम्ही पाकिस्तान देऊ या संपूर्ण प्रश्नावर विवेकपूर्ण विचारविनिमय झाला असे मी म्हणू शकत नाही काँग्रेस कार्यकारणी ठामपणे सांगते की आम्ही घाबरून काहीही दिलेले नाही किती लोक आणि संपत्ती बेचिराग झाली यामुळे ते घाबरलेले नाही हिंसेला घाबरून त्यांनी पराभव स्वीकारला यात तीळमात्र सुद्धा सत्य नाही मी त्यांना भित्रेमुळीच म्हणणार नाही त्यांनी हा मार्ग स्वीकारला कारण दुसऱ्या कोणत्याही मार्गाने मुस्लिम लीगचे मन वळवता येऊ शकत नाही असे त्यांना वाटले एकदा का मुस्लिम लीग काही मुद्द्यावर सहमत झाली तर आपले काम सोपे होईल थोडक्यात कार्यकारिणीचा दावा आहे की तिने हिंदुस्तानची भारत आणि पाकिस्तान अशी फाळणी भीतीपोटी स्वीकारलेली नाही तर सध्याच्या परिस्थितीच्या जाणीव्यामुळे स्वीकारली आहे कुणावरही बजबरी करण्याची आमची इच्छा नाही आमी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आम्ही त्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला परंतु त्यांनी घटना समितीत यायला नकार दिला लीगला पाठिंबा देणाऱ्यांचे म्हणणे होते की आम्ही जर घटना समितीत आलो तर हिंदूंच्या बहुमताची आम्हाला भीती वाटते अशा परिस्थितीत व्हायसराय काय करू शकतात काहीही जरी झाले तरी आम्हाला जून एकोणीशे अठ्ठेचाळीसपूर्वी जायचे आहे असं त्यांचे म्हणणे आहे आपली जरी इच्छा असली तरी त्या तारखेच्या पलीकडे थांबण्याची त्यांची अगदीच इच्छा नाही त्यांचे म्हणणे आहे की आमी हिंदुस्तानला पूर्ण स्वातंत्र्य दिलेच पाहिजे ते आग्रह का धरत आहेत हा वेगळा प्रश्न आहे तुम्ही म्हणाल की ब्रिटिशपूर्वी जसे शक्तिशाली होते तसे आता राहिलेले नाहीत ते आता असाय झालेले आहेत आजही ते पहिल्या दर्जाचे शक्तिशाली असावे असे आम्हाला वाटते हे खरे आहे की दीडशे वर्ष त्यांनी आम्हाला जुलमाखाली दाबून ठेवले होते मला हेही माहीत आहे की गत बत्तीस वर्षापासून त्यांच्या शक्तीशी आपण संघर्ष करत आहोत परंतु मी माझ्या विरोधकाला शत्रू समजत नसतो अजूनही मी ईश्वराजवळ प्रार्थना करावी असे मी म्हणेन आणि ईश्वर जे करील ते न्यायच असेल ईश्वराच्या अस्कलनशील शक्तीबद्दल मी आज बोलणार नाही प्रत्येक माणसाकडून चूक होत असते इतकेच आपण लक्षात ठेवले पाहिजे हिंदू मुसलमान आणि शीख हे सर्व म्हणू शकतात की मुसलमानांनी फार मोठी चूक केली आहे परंतु आपण स्वतः त्या देशातून कसे मुक्त होऊ शकतो याबद्दलचा निर्णय आपण ईश्वरावर सोडूया मी इतकेच म्हणेन की पाकिस्तानची मागणी करणे ही त्यांची चूक होती परंतु ते इतर कशाचाही विचार करू शकत नाहीत हिंदूंचे जिथे बहुमत आहे तिथे आम्ही राहू शकत नाही असे त्यांचे म्हणणे आहे ही मागणी करून ते स्वतःचीच हानी करून घेत आहेत आणि त्यांची हानी होईल असे काही घडणार असेल तर त्यापासून त्यांना वाचव अशी मी ईश्वरजवळ प्रार्थना करीन माझा स्वतःचा भाऊ मग तो ते माझ्या धर्माचे पालन करो वा इतर कोणाच्या माझे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी त्याला मदत करू शकत नाही त्यावेळी ते त्याला कदाचितही जाणीव नसेल की तो माझे नुकसान करत आहे मी जर असे केले तर मला खात्री आहे की जात्यात मीच भरडला जाईन मग मी माझा मार्ग वेगळा का ठेऊ नये आणि आता मी तुम्हाला ब्रिटिशांबद्दल परत आश्वासित करू इच्छितो वाईसराय भाषणावरून जून तीन एकोणीशे सत्तेचाळीसला आपल्या रेडिओल भाषणात वाईसराय म्हणाले की मी ज्या मूलभूत कारणांकरता प्रांतांच्या विभाजनाच्या विरोधात आहे त्याच मूलभूत कारणांकरता हिंदुस्तानच्या फाळण्याच्याही विरोधात आहे ज्याप्रमाणे मला हिंदुस्थानीची जाणीव होते त्याचप्रमाणे मला बंगालीत्वाची आणि पंजाबीत्वाचीही जाणीव होते आणि ही जाणीव सर्व मतभेदांच्या पलीकडे जाणारी असली पाहिजे हे असे वाटण्याचे कारण आहे यामुळे फाळणीच्या या प्रश्नासंबंधी या, या देशातील लोकांनीच निर्णय घ्यावा असा मी निर्णय घेतला नाही माझे त्यांच्याशी जे बोलणे झाले त्यावरून मी तुम्हाला सांगू इच्छितो की व्हाईस यात कोणताही हात नाही विचारविनिमयात सामील असलेल्या नेत्यांनी हा निर्णय घेतला आहे पुढाऱ्यांचे म्हणणे आहे की सात वर्ष देश अविभाजित राहावा असा आग्रह धरला कॅबिनेट मिशनने सुद्धा विचारपूर्वक निर्णय दिला परंतु लीग तिच्या आश्वासनावरून परत फिरली आणि यामुळे हा मार्ग पत्करावा लागला त्यांना हिंदुस्थानात परतावेच लागेल पाकिस्तान जरी निर्माण झाला तरी लोक इकडून तिकडे राहायला जातील आणि त्यांची आपसात दळणवळण राहील आपण आशा करूया की ते सहकार्य टिकेल परंतु आता निर्णय घेण्यात आला आहे आपण सर्वांनी काँग्रेसच्या विरोधात बंड पुकारले पाहिजे असं मी म्हणायला पाहिजे काय वा तुम्ही हस्तक्षेप करा असे मी वायसरांना सांगितले पाहिजे काय व्हायसऱ्यांचे म्हणणे आहे की फाळणी व्हावी असे त्यांना कधीही वाटले नव्हते काँग्रेसतर्फे जवाहरलालचे म्हणणे आहे की त्यांचीही फाळणीला मान्यता नव्हती परंतु त्या सर्वांना भीतीमुळे नाही तर परिस्थितीमुळे फाळणी मान्य करणे भाग पडले कारण हिंदू शीख या सर्वांचे म्हणणे आहे की आम्हाला मातृभूमीत राहायचे आहे मुसलमानांच्या भूमीत नाही हिंदूंचे म्हणणे आहे की आम्ही शिखांच्या सत्तेखाली राहण्याकरता तयार आहोत कारण त्यांनी तलवारीच्या बळावर ग्रंथसाहेबांसमोर झुकण्याकरता आम्हाला कधीही बाध्य केले नाही आज मला भेटण्याकरता मास्टर तारासिंग आले होते मी त्यांना सांगितले की तुम्ही एकांडे शिलादार राहू नका तर सव्वा लाखाच्या बरोबरी जेव्हा मारल्याशिवाय मरणे शिकायला पाहिजे आणि असे झाले तर पंजाबचा इतिहास पूर्णपणे बदलून जाईल आणि त्याचबरोबर हिंदुस्थानचा इतिहासही बदलेल शीख संख्येने कमी आहेत परंतु ते शूर आहेत खालसाचे राज्य संपूर्ण जगात पसरेल तुमचे दुःख दूर करण्याकरता हे सर्व मी तुम्हाला सांगितले हिंदुस्तानचे दोन तुकडे होणार आहे त्या विचाराने तुम्ही दुःखी होऊ नका ही मागणी पूर्ण करण्यात आली कारण तुम्ही तशी मागणी केली होती काँग्रेसने ही मागणी कधीही केली नव्हती मी तर इथे उपस्थितही नव्हतो परंतु काँग्रेसला लोकांची नाडी कळत होती तिला माहीत होती की खालसा तसेच हिंदूंना तेच पाहिजे होते तुम्ही गमावले काहीच नाही शिखांनाही गमावले नाही आणि मुसलमानांनाही गमावले नाही वाईस आपल्या भाषणात सांगितले आहे आणि त्यांनी मला आश्वासनही दिले आहे की आपण जर त्यांच्याकडे एक होऊन गेलो तर ते आपला निर्णय बदलतील परंतु आपले सर्वांचे एकमत झाले तरच ते आपला निर्णय बदलतील सत्तांतर होईपर्यंत ब्रिटिश आपले काम प्रामाणिकपणे करतील आणि नंतर शांततापूर्वक निघून जातील असे वाईसरायचे म्हणणे आह वाईसराय आपल्या भाषणात म्हणाले होते की हिंदुस्थानातील जनतेचा जो काही निर्णय होईल त्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरता जो कोणी ब्रिटिश अधिकारी इथे सत्तेत असेल तो सर्व काही करील याची मला खात्री आहे इथून गेल्यानंतर आपल्या माघारी गोंधळ राहावा असे ब्रिटिश जनतेला वाटत नाही मी आधीच म्हणालो आहे की तुम्ही अराजकची फिकीर करू नका अखेरीस मी जुगारी आहे परंतु माझे कोण ऐकतो तुम्ही माझे ऐकत नाही मुसलमानांनी मला टाकून दिले आहे काँग्रेसला मी माझा दृष्टिकोन पूर्णपणे पटवून सुद्धा देऊ शकत नाही वास्तवात मी काँग्रेसचा गुलाम आहे कारण मी हिंदुस्तानचा आहे सोळा मेचा प्रस्ताव मान्य करण्याकरता काँग्रेसची समजूत घालण्याकरता मी शक्यतो सर्व प्रयत्न केला परंतु आता जे घडून गेले आहे ते आपण सर्वांनी मान्य केले पाहिजे आपली जेव्हा इच्छा असेल तेव्हा ही गोष्ट आपण निरस्त करू शकतो ही त्यातल्या आनंदाची गोष्ट आहे अखेरीस मी तुम्हाला सांगेन की व्हाईसरायला विसरा सरळ सरळ बोलणी करण्याऐवजी आपण मध्यस्थ म्हणून व्हाईसरायच्या माध्यमातून वाटाघाटी करतो याच्या मला वेदना होतात लीग आपल्या दृष्टीकोन व्हाईसरायला कळवते व्हाईसराय तो काँग्रेसला कळवतात आणि मग काँग्रेस आपला दृष्टिकोन व्हाईसरायला कळवतात व व्हाईसराय तो लीगला कळवतात ही गोष्ट आपल्याकरता काही भूषणावह नाही परंतु मुस्लिम लीग काही ऐकण्याकरता तयार नसेल तर काय करता येऊ शकते काँग्रेस काही गोष्ट मान्य करते आणि शीख सहमत होतात नंतर थोडे नमते घेण्याकरता व्हाईसराय जीनासाहेबांच्या रात्रंदिवस विनवण्याकरता अखेरीस त्यांना हा उपाय सापडला आणि वासराय सांगतात की हे सुद्धा करताना लीग काय म्हणेल आणि काँग्रेस काय म्हणेल असा प्रश्न मला सतत पडत होता परंतु ते ईश्वराचे नाव घेऊन आपले काम करत होते यामुळे जोपर्यंत त्यांच्या अप्रामाणिकपणाचा आपल्याला अनुभव येत नाही तोपर्यंत आपण त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास ठेवूया परंतु मी जिनासाहेबांना विनंती करीन गळ घालीन की तुम्ही आता आमच्याशी सरळ सरळ करा जे झाले ते ठीक आहे परंतु आता आपण सर्व एकत्र बसूया आणि भविष्याबद्दल ठरवूया आता त्यांनी व्हायसरायाबद्दल सर्व काही विचारवे आणि आपणा सर्वांच्या हिताची त्यांना जी, जी कोणती तडजोड हवी असेल ती करण्याकरता आम्हाला आमंत्रित करावे